पुस्तक बापू माझी आई लेखिका मनूब गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण चौदावे कलकत्त्याचा चमत्कार गेल्या वर्षी इसवी सन एकोणीशे मध्ये अनेक वर्षाच्या गुलामगिरीनंतर येणाऱ्या स्वातंत्र्याच्या वेळी आम्ही पूज्य बापूजीबरोबर कलकत्त्याला होतो पंधरा ऑगस्ट रोजी कदाचित नोआखालीत भडका उडाला तर अशी भीती नोआखालीच्या लोकांना वाटत असल्यामुळे तिथे जाण्यासाठी पूज्य बापूजी काश्मीरहून कलकत्त्याला गेल त्यावेळी कलकत्त्यात हिंदू मुसलमानांचे दंगे चालू होते त्यामुळे श्री प्रफुल्ल घोष यांनी दोन दिवस थांबायला सांगितले आणि बापूजी थांबायला कबूल झाले नंतर दंगे वाढले तरीही बापूजींनी 15 तारखेला नोआखालीला जाऊन पोचवायचेच असे ठरविले आम्ही नेहमीप्रमाणे तयार होऊन बसलो तेवढ्यात शहीद सुळ्यावर्दी साहेब आले ते बापूंना म्हणाले आपण येथील आग विजवून नोआखाली जा येथे आग भडकली आहे ती आपल्यापासून कुणाला विजवता येणार नाही बापू म्हणाले मला तरी एकट्याला नाही झिजता येणार मी तुमचा मंत्री व्हायला तयार आहे पण मी नोआखालीच्या लोकांना वचन दिले आहे तेव्हा मला नोआ खालीसच गेले पाहिजे हो पण त्याची जबाबदारी जर तुम्ही स्वीकारीत असाल तर मी येथे रहायचा व आग शक्यतो प्रयत्न करायला तयार आहे पण यात तुम्हाला माझ्याबरोबर रहावे लागेल आणि फकीर बनावे लागेल सूरावर्दी साहेबांनी थोड्यावेळी विचार करून म्हटले की नोआ खालीच मी माणसे पाठवतो आणि शक्यतो प्रयत्न करतो बापू म्हणाले नुसता शक्यतो प्रयत्न नव्हे पण जसे बिहारमध्ये काही झाले तर मी उपवास करून मरेन असे वचन दिले आहे तसेच तेथे ते काही झाले तर मला नोआखालीसाठी उपवास करायचा हक्क मिळतो याचा विचार करून मग जबाब द्या हे बोलणे तारीख तेरा ऑगस्ट रोजी झाले बापूंची रीत तरी कशी नोआखालीतील आतापर्यंतच्या हत्याकांडाची व यानंतर काही जरी झाले तर ते लोक जबाबदार ठरावेत अशी मोठी जबाबदारी त्यांच्यावर बापूने टाकली तेव्हा शहीद साहेब थोडे विचारात पडले अर्थातच हे काम त्यांना कठीण नव्हते कारण नोआ खाली जे जबाबदार मुसलमान होते ज्यांच्यावर आरोप होते ते सगळे सुटले होते आणि शहीद साहेबांचे म्हणणे ऐकतील असे होते पण बापूंची काम करून घ्यायची रीत कशी आहे ज्याने गुन्हा केला असेल त्याच्यावरच जबाबदारी टाकायची कोणी नोकर असला आणि रोजच्या घरी चोरी करत असला तर संबंध मिळकतच त्याच्या हाती सोपविण्याची जोखीम पत्करण्या बापू होते म्हणूनच आपला देश एवढा वर दुसऱ्या दिवशी शहीद साहेब आणि त्यांची माणसे आले सर्वांनी कबूल केले की आम्ही नोआखालीत संपूर्ण शांती राहील इकडे लक्ष देऊ आणि यानंतर कधीही काही होऊ न देण्याची सावधगिरी ठू पण तुम्ही येथेच राहा झाले बापूंचे काम कलकत्त्यात बसल्या बसल्या झाले सर्व मुसलमान बंधूंनी नोआखालीत जाऊन तेथील हिंदूंना भिवू नका म्हणून सांगितले उलट शक्य ती मदत करू असे सांगितले आणि बापूंजीबरोबर राहण्याचवर्दी साहेबांनी मान्य कल ते तत्वर की खानेपिण निजने बसने सगळ बापूंजी बरोबरच पेकी कोणीही खाजगी भेटी घ्यायच्या द्यायच्या नाही पत्रकेही बरोबर प्रसिद्ध करायची असे ठरले, आणि चौदा तारखेला दुपारी ज्या ठिकाणी मुसलमान जाऊ शकत नव्हतं अशा स्थळी बलिया घाटाजवळ हैदरी मेन्शन मध बापू व त रहाव्यास गर इतकि घारड होति अशी गैरसोय आम्हाला नुआखालीच्या यात्रेतही भोगावी लागली नव्हती एकच खोली व तथि हजारो दर्शनाथी येणार बापूंना सुद्धा शांतता मिळत नव्हती हो ज्या दिवशी आम्ही तेथे गेलो त्या दिवशी कित्येक तरुण बापूजींवर रुष्ट झाले होते तुम्ही हिंदूंचे दुश्मन आहात येथे दोन चार दिवसात काही मुसलमान मेले एवढ्यात तुम्ही येथे आलात मग आतापर्यंत कोठे होता बापूजी या सगळ्याच्या उत्तरादाखल हसले आणि तरुण मंडळींना शांत करीत म्हणाले तुम्ही सगळे तरुण आहात माझ्यापुढे तर बच्चे आहात तुम्हा सर्वांपेक्षा माझा सर्वात धाकटा मुलगा देवदासही मोठा आहे तुम्ही असे का समजत नाही की जन्माने हिंदू कर्माणी हिंदू असा मी काय हिंदूंचा शत्रू होणार आहे नोआ खलीत कोण गेले होते आणि आजही जाणार होतो पण मला तर तुमची मदत हवी आहे मी एकटा काही करू शकणार नाही रक्षक झालात तर तुम्हीच होणार आणि भक्षक झालात तरी तुम्हीच होणार तुम्ही भक्षक बनलात तर मी राजी होईल मी तर आता म्हातारा झालो आहे मला कुठे आता जगायचे आहे पुष्कर सेवा केली येथे आलो तो केवळ तुमची समजूत घालता आल्यास घालावी म्हणून मी दोनचाही सेवक आहे मला सर्व धर्म समान आहे असे पहा कायमच्या शांततेसाठी नोवाखालीचे काम मी येथूनच केले की नाही ही बापूंजी भविष्यानी होती की काय रक्षकही तुम्ही आणि भक्षकही तुम्ही खरोकर हिंदूच अखेर भक्षक बनले तरुण मंडळी शांत झाली आणि नंतर तीस मंडळी गावात जाऊन शांततेचा संदेश देऊ लागली आणि स्वातंत्र्य येण्यापूर्वी अर्धा तास म्हणजे रात्री साडे वाजता ज्या कलकत्त्याला हिंदूला मुसलमान दिसला, दिसला की तो त्याला ठार करी व मुसलमानाला हिंदू दिसला की तो त्याचा ताबडतोब निकाल लावी त्याच कलकत्त्यात हिंदू मुस्लिम भाई भाई हिंदू मुस्लिम एक हे अशा गगनभेदी गर्जना करीत एकाच लॉरीत हिंदू व मुसलमान खांद्याला खांदा लावून बापूजींपाशी येऊ लागले आणि समंद असे वातावरण राहिले बापूजींना समंद रात्र नाही कारण हिंदू मुसलमान केवळ पुरुष नव्हे तर स्त्रिया व मुलीही खांद्याला खांदा लावून येत आहे आणि या स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पित्यांचे दर्शन घेऊन जनू अशी प्रार्थना करीत होते की आमचे अपराध क्षमा करा आता असे कधीही घडणार नाही अशा तरेचे जे दृश्य होते शहरो शहरी रोषणाई विजेचे दिवे मिरवणुका वगैरेचा धूमधडाका झाला होता तथापि बापूजींनी जे कायमचे ऐक्य अर्ध्या तासाच्या आत उत्पन्न केलेचे दृश्य त्या रोषण्याच्या खाली पहायला लावणारे होते आणि त्या दिवसानंतर आज तागायत नोआखालीत असे काही अनिष्ट घडले नाही आम्हाला बापूजींनी उपवास करायला सांगितले मी म्हटले पण बापूजी आज तर आपण आम्हाला मिठाई गौघातली पाहिजे ना बापूजी म्हणाले तुला माहीत आहे ना की मी लग्न जन्म व मृत्यू इत्यादी प्रसंगी उपवासच करायला सांगतो ते चांगल्या प्रसंगी उपवासच करायला सांगतो शिवाय आजपासून आपली जबाबदारी किती वाढली आहे जसे एकादशीच्या दिवशी उपवास केला तर भक्तीकडे मन अधिक वळते तशीच जबाबदारीची जाणीवही आपल्याला आपण उपवास केला तरच यथायोग्य होईल शिवाय सुतरहाट हे तर स्वातंत्र्य देणारे हत्यार आहे तेव्हा त्याला विसरून कसे चालेल आणि मौनही एवढ्यासाठीच ईश्वराची प्रार्थना करून म्हणावे हे ईश्वरा आजपासून तू आम्हाला आमच्या जबाबदारीची नेहमी जाणीव करून देत जा कारण आपल्याला सत्ता मिळाल्यानंतर आपण वैभवात गुरुफटले जाऊ नये तसेच मनात कोणत्याही प्रकारची घमेण कामा नय आजपासून आपल्याला अधिकाधिक नम्र बनायचे आहे बापूंचा चेहरा गंभीर होता बापूजींनी अर्ध्या तासात कोणाला कल्पना येणार नाही असे वातावरण उत्पन्न केले तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आपण काही केले अशा तऱ्हेच्या गरवाची बिल्कुल जाणीव नव्हती ते म्हणत की एकटा माणूस काय करील तुम्ही सगळे माझे अभिनंदन कसले करता माझ्या मदतीला तुम्ही सर्व होता म्हणून हे काम झाले बापू आम्ही सर्वांनी उपवास व सूतकेचा कार्यक्रम ठेवला होता त्या दिवशी तेथले सर्व प्रधान बापूंच्या पाया पडायला आले त्यांना उद्देशून बापू म्हणाले हे बघा आजपासून तुम्ही काटेरी मुक्ट धारण करीत आहात तुम्ही आजपर्यंत जेवढा साधेपणा ठेवलात तेवढाच साधेपणा सत्ता मिळाल्यानंतरही ठेवा मुळीच गर्व येऊ देऊ नका कारण सत्तेची खुर्ची फार खराब असते वैभवात गुरफटू नका सत्तेच्या व वैभवाच्या मूहजलात सापडू नका तुम्हाला साधेपणाचा नम्रतेचा अहिंसेचा व सहनशीलतेचा धडा प्रजेला द्यावायचा आहे खेड्यांचा उद्धार करावायचा आहे गरीबांचा उद्धार करावायचा आहे सत्य कधीही सोडू नका तुमची खरीखोरी परीक्षा आताच आहे इंग्रजांच्या काळात तुमची एक प्रकारे परीक्षा नव्हती व होतीही होती पण आजपासून अखंड परीक्षाच परीक्षा आहे त्यात ईश्वर तुम्हाला संपूर्ण यश देव गेल्या वर्षीचा 15 ऑगस्ट रोजी शुक्रवार होता बापू पुन्हा अशी शिकवण द्यायला का राहिले नाहीत ते आपले काम मुळीच गर्व न करता पुरे करून आपल्या भविष्यवाणीप्रमाणे शुक्रवारी सिंधूंचे भक्ष्यनले त्यांनी त्या दिवशी सांगितलेले वचन आज पुन्हा लक्षात आणून घेऊ त्याप्रमाणे वागण्याची शक्ती ईश्वर आपल्याला देऊ